पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद लव्हा तिसरे हत्तींचा एक कळक राहत होता त्यांच्या प्रमुखाचे नाव होते चतुर्दंत त्याच्या राहण्याच्या दादेजवळ एक सरोवर होते एकदा बरीच वर्षे पाऊस न पडल्यामुळे सरोवराचे पाणी आटवून त्याला एका डबक्याचे स्वरूप आले तेव्हा सर्व हत्ती राजाकडे जाऊन म्हणाले जीव व्याकुळ झालेले आहेत काहींनी तर पाणी पाणी, पाणी म्हण प्राणही सोडले आहे तेव्हा आता एखादे मोठे सरोवर शोधावयाच्या मार्गाला लागा म्हणजे भरपूर पाणी पिऊन एकदा स्पष्ट पडेल त्याप्रमाणे हो त्या ते सर्व त्या जागी जाण्यास निघाले व पाच रात्री प्रवास करून तिथे जाऊन पोहोचले त्या सरोवरात यथे जलक्रीडा करून आणि अंगावर भरपूर पाणी उडवून घेऊन ते सर्वजण संध्याकाळच्या वेळी सरोवराचा बाहेर पडले सरोवराचा भुसभूषित काठावर सशांची असंख्य बिळे होती हत्तींच्या इकडे तिकडे फिरण्यामुळे ती बिळ मोडून गेली पुष्कळचे ससेही हात पाय व तोंड फुटवून जखमी झाले आणि कित्येक मरूनही गेले हत्तींचा तो कळप तेथून गेल्यावर हत्तींच्या पायांनी जखमी झालेले कुणाचे हात तर कुणाचे पाय तुटलेले काहींच्या शरीरात चे गोळा होऊन गेलेले व रक्ताने भिजलेले काही आपली मुले बाळी मारली गेली म्हणून दुःखी झालेले असे सर्व ससे एकत्र जमा झाले आणि विचार करू लागले आमचा घात झाला अवर्षणामुळे दुसरीकडे कुठेच पाणी नसल्यामुळे हत्तींचा तांडा आता सारखा याच सरोवरावर येत राहणार आणि आपला सर्वांचा नाश होणार आहे की हत्ती नुसत्या स्पर्शानेच मारतात साप जिभेने चाटून जीव घेतात राजा हसत हसत दुसऱ्या तेव्हा आता यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे त्यावर त्यातील एक ससा म्हणाला आपण दुसरीकडे जाऊया त्याशिवाय दुसरा उपाय काय आहे कुळाच्या रक्षणासाठी एकाचा बळी द्यावा गावाच्या रक्षणासाठी एका कुळाचा बळी द्यावा देशाच्या रक्षणासाठी एखादे गावही सोडावे आणि स्वतःच्या रक्षणासाठी ही सोडावी एखादी जागा जरी पुष्कळ चांगली असली गवत धान्यांनी विपुल असली किंवा पशूंना हितकारक असली तरी आत्मरक्षणासाठी ती बिनदिक्कत सोडून द्यावी संकटकाळी उपयोगी पडेल म्हणून धनाचे रक्षण करावे धनापेक्षा बायकोचे रक्षण करावे धनाच्या व बायकोच्या आधी आपले रक्षण करावे दुसरे बरेच ससे त्याच्या म्हणण्याच्या विरुद्ध होते एक जण म्हणाला आपल्या वाढवडिलांपासून आपल्या वाट्याला आलेले हे सरोवर एकाएकी सोडून जाणे शक्य नाही तेव्हा आपण आता असे काहीतरी बुधगावणे पाहिजे की त्यामुळे ते हत्ती इकडे पुन्हा कधीही परत येणार नाही विष नसणाऱ्या सापाने जरी नुसती फणा उगारली तरी काम मागते कारण त्याची फणात भयंकर दिसते दुसरे तसे म्हणाले मोठा आवा आणावा याचा तर सर्व गोष्टी त्याला साजेशात हव्यात तेव्हा आपण अशी बचावणी करूया की विजयदत्त नावाचा आपला राजा चंद्र लोकावर राहतो आणि त्याच्या साधनेवरून आपण त्याचा त्या त्या निरोप आणला आहे की हत्तींना या सरोवरावर येण्याची बंदी केली आहे आणि हा सर्व मुलूक त्याच्यात असून तो येथेच जवळपास राहतो तसेच त्या हत्तींच्या कळपाला विश्वास वाटेल असे आणखी काही बोलावे म्हणजे ते इथे येण्याचे सोडून देतील या योजनेला सर्वांचा पाठिंबा मिळाला आणि काही सशांनी लंबकर्ण नावाचा एका सशाची त्या कामी योजना करावी असे सुचविले लंबकर्ण मोठा चतुर धोरणी आणि गोड बोलणारा होता ते म्हणाले राजदूत नेहमी देखणा निस्प्रह नानाशास्त्रे माहीत असलेला व मनकवडा असावा त्याचप्रमाणे तो मूर्ख दोही व वाचाळन असावा हा लंबकर्ण राजदूताचे काम करण्यास योग्य असाच आहे म्हणून त्याला आता आपल्या सर्वांची या संकटातून सुटका करण्याकरता निवडावा सर्वांनी दिली कारण दुसरी श्रेयस्कर निघाला आणि त्याच्या जाण्याच्या मार्गात डोंगरावर एका उंच जागी जाऊन बसला हत्ती तेथे येत असतो म्हणाला अरे रुष्टा आधमा या चंद्राच्या सरोवरामध्ये येऊन तो निशंकपणे काय म्हणून वाटते तसा धुडमूस घालतो तो येथे येण्याचे सोडून दे हत्तीने एकदम विस्मय चकित फोन विचारले तू कोण आहे लला मी चंद्रलोकावर राहणारा ससा आहे चंद्र महाराजांनी मला त्यांचा दूत म्हणून तुझ्याकडे पाठवले आहे सत्य सांगणाऱ्या दूताला उगाच नावे ठेवू नये हे तुला चांगले माहीत आहे राजे लोक नेहमी दूतामार्फतच बोलत असतात दूताने कितीही कठोर भाषण केले तरी राजाने मारू नये असे शास्त्र आहे त्याचे हे ओळणी ऐकून हत्ती म्हणाला हे सशा तर मग भगवान चंद्राचा मला काय निरोप आहे तो सांग म्हणजे त्याप्रमाणे करू ससा म्हणाला काल तू आणि तुझ्या कळपाने इथे येऊन असं ससे मारले तुला माहीत नाही का की हा सर्व प्रदेश माझा आहे तुला तुझा जीव हवा असेल तर कोणत्याही कारणास्तव तू या सरोवरावर येता कामा नये असा चंद्र महाराजांचा निरोप आहे हत्तीने विचारले तुझे चंद्र महाराज कुठे आहेत तसा म्हणाला तुम्ही मारलेल्या सशांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी व जखमी सशांची व्यवस्था पाहण्यासाठी आणि जिवंत राहिलेल्या आश्वासन देण्यासाठी चंद्र महाराजात आले आहेत आणि त्यांनी हत्ती म्हणाला चल तर मग मला घेऊन त्यांच्याकडे म्हणजे त्यांना नमस्कार करून मी एकून निघून जाईन तसा म्हणाला माझ्याबरोबर तुम्ही एकटेच येत असाल तर मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो संध्याकाळच्या वेळी हत्तीला घेऊन ससा सरोवराच्या काठी आला आणि त्याला तळ्यातल्या प्रतिबिंब दाखवून म्हणाला ते महा महाराज खाली, समाधी बसले तर, आता नमस्कार कर आणि लवकर येथून काढता पाय घे जर का त्यांचा समाधी भंग झाला तर ते त्यांचा राग अनावर होईल हत्ती अतिशय त्रस्त मनाने तेथूनच नमस्कार करून निघून गेला त्या दिवसानंतर सशांना त्रास न होता ते सुखाने राहू लागले गोष्ट संपून कावळा म्हणाला म्हणून म्हणतो मन की कित्येक वेळा नुसत्या मोठ्या लोकांचे नाव घेऊन करून घेता येते आळशी व्यसनी अकृतज्ञ पाठीमागे निंदा करणारे अशा लोकांना पुढारी किंवा राजे म्हणून कधी निवडू नये ससा आणि चिमणी यांच्या भांडणात न्यायाधीशाचे काम मांजुरासारख्या क्षुद्र प्राण्याने केल्यामुळे त्यांची काय अवस्था झाली की तुम्हाला माहित नाही का थे कसे पक्षांनी विचारले कावळा म्हणाला ऐका तर